स्कंध सातवा अध्याय विसावा राजा राणीची शोकमग्न अवस्था राजा हरिश्चंद्र विनयपूर्वक आणि निश्चय स्वरात म्हणाला हे मुनी श्रेष्ठा आपण कसलीही चिंता करू नका मी सुप्रसिद्ध अशा सूर्यवंशात जन्माला आलो असून मी उत्तम असा राजसूय यज्ञही केला आहे याचकांना यथे दान करणारा मी क्षत्रिय राजा आहे मी आजच प्रतिज्ञा करतो कि आपली सुवर्ण दक्षिणा दिल्याशिवाय मी अन्नग्रण करणार नाही हे महामुने एकदा मी दान दिले ते नाही म्हणण्याकरता नाही हे सदाचारी ब्राह्मणा मी आपला ऋणी असून ते मला मान्य आहे म्हणून मला हे ऋण फेडलेच पाहिजे हे ब्रह्मन आपण निश्चिंत व्हा मला द्रव्य होईपर्यंत आपण धीर धरा मी दिलेल्या वचनाप्रमाणे आपणा सुवर्ण दिल्याविना कदापिही राहणार नाही राजाचे बोलणे ऐकून विश्वामित्र धूर्तपणाने म्हणाला हे राजा मी आता तुझवर विश्वास कसा धरावा कारण तुझे गेले सर्व राज्य गेल्यामुळे तुला आता धनप्राप्ती कशी होणार तुझा सर्व द्रव्य कोश म्हणजे द्रव्यप्राप्तीची सर्व साधने तू अगोदरच दान दिली आहेत मग तू आता द्रव्य आणणार कुठून हे राजा तुला कुठेही द्रव्य मिळणे शक्य नाही त्याचा आता आशाच सोड तू निर्धन झाला नाही तुझा छळ करणे योग्य नाही म्हणून फक्त मी देणार नाही एवढेच सांग मी माझ्या सर्व आशा सोडून अत्यंत समाधानाने निघून जाण्यास तयार आहे आणि तू ही आपल्या स्त्री पुत्रासह आपल्या वाटेने निघून जा तेव्हा तू फक्त एवढेच म्हण की माझ आता काहीही नाही म्हणून मी तुम्हाला सुवर्ण देऊ शकत नाही तू असे म्हणालास तरीही मी इथून निघून जाईन विप्राचे भाषण ऐकून राजा पुन्हा निश्चय स्वरात म्हणाला हे विप्रश्रेष्ठा मी माझी भार्या आणि माझा पुत्र सुदैवाने सुदृढ प्रकृतीचे आहोत तेव्हा आपण काही वेळ पर्यंत वाट पहा आणि कसलीही चिंता न करता स्वस्थ रहा हे ब्राह्मणा वेळ पडल्यास आम्ही आमची शरीरे विकून तुझे ऋण फेडून टाकू पण ऋणात राहणार नाही माझे वचन तू सत्यसमज हे प्रभू विपेंद्रा आता आम्ही त्या संपन्न आणि सर्वोत्तम अशा नगरी पर सत्वर जातो तेथे आपण येऊन एखादे धनीक गिराईक पहा आमची विक्री करा आम्ही त्यांचे सेवक होऊन राहू आम्ही तिघेही त्यांचे दास होऊ हे महामुने हे भूदेवा आपण आम्हा तिघांचीही विक्री करून आपली अडीच भराची दक्षिणा घेऊन समाधानाने राहा असे विश्वामित्राला वचन देऊन ज्या क्षेत्र करीत आहेत अशा वाराणसी नगरात राजा आपली पत्नी आणि अतिव सुंदर असलेले पाहून त्यांना फार आनंद झाला त्यामुळे त्या आल्हाददायक नगरीच्या केवळ दर्शनानेही आपण कृतकृत्य क्रुत झालो असेच राजास वाटले नंतर त्या पवित्र भागीरथी तीरावर जाऊन राजा आपला पुत्र आणि पत्नीसह सुस्नान करून शुचिरभूत झाला सर्व नित्याचे विधी करून त्याने एका मार्गाने त्या नगरीत प्रवेश करण्याचे निश्चित केले अशा प्रकारचे राज्य वैभव सोडून पदयात्रा करीत तो भगवान राजा आपल्या भार्या आणि पुत्रासह त्या नगरात या नगरीचा अधिपती प्रत्यक्ष भगवान शूलपाणीच असल्याने मानवाचे तेथे अधिपत्य नव्हते त्या नगरात प्रवेश करताच राजाला अपार दुःख झाले पण त्याने विचार केला या नगरात मी जरी निरुपयोगी असलो तरी मला किंमत प्राप्त होईल असे वाटते अशा प्रकारे तेथील मार्गाने पुढे चालत असताना दक्षिणेची आशा असलेला तो विप्र श्रेष्ठ राजाला मार्गातच दिसला राजाला येत असलेले पाहून तो विप्र राजा आला राजाने विप्र समीप आल्याचे पाहून त्याला विनम्र भावाने प्रणिपात केला आणि हात जोडून तो त्या विपुराला म्हणाला हे महामुने हे ब्राह्मणोत्तमा मी माझी प्रिय पत्नी आणि माझा हा उत्तम पुत्र या यापैकी आपली दक्षिणा पूर्ण होण्यासाठी ज्याचा अवश्य उपयोग होईल त्याचा आपण स्वीकार करावा ज्या योगाने आपली मनकामना पूर्ण होईल तो मार्ग आपण आम्हाला सांगावा हे ब्रह्मन आम्ही आपल्या श्रेष्ठ चरणांचे दास आहोत राजाचे भाषण ऐकून विप्र वेशधारी विश्वामित्र म्हणाला हे राजा तुझे शुभ होवो तू दिलेल्या शब्दाप्रमाणे आता एक महिना उमटून गेला आहे म्हणून तुला जर तुझ्या वचनाचे आणि प्रतिज्ञेचे स्मरण राहिले असेल तर आजच मला माझी दक्षिण आले विप्राच्या बोलण्याने खिन्न होऊन राजा म्हणाला हे ज्ञान आणि तपोनिष्ठ ब्राह्मणा आजचा दिवस उलटल्यावर एक महिना पूर्ण होईल तेव्हा आजचा दिवस संपूर्ण होईपर्यंत आपण कृपांत होऊन वाट पहावी। हा दिवस उलटल्यावर मात्र आपण विश्वामित्र म्हणाला हे राजा तुझे बोलणे योग्य आहे मी आजचा दिवस वाट पाहून पुन्हा उद्या येईन पण त्यावेळी मात्र दक्षिणा दिली नाहीस तर माझी प्रतारणा केलीस असे समजून तुला निश्चितपणे शाप दिल्या राहणार नाही असे बोलून तो ब्राह्मण निघून गेल्यावर हरिश्चंद्र स्वतःशी विचार करू लागला याला आता मी दिलेल्या वचनाप्रमाणे देणार खरोखर करावी असे मित्र मला बरे याचना करणे विहित नाही कारण दान अध्ययन आणि यजन ही तीनच विहितकर्मे राजासाठी म्हणून सांगितलेली आहेत धर्मशास्त्राप्रमाणे या राजाच्या तीनच वृत्ती असल्यामुळे याचना करता येत नाही शिवाय दक्षिणा न देता करावा तर ब्राह्मणाचे ऋण राहून त्याचे द्रव्य अपहरण केल्याचा प्राप्त होईल मी पापी ठरेन किंवा माझी पिशाच्चे योनीत गणना होईल तेव्हा आता स्वतःची विक्री करून ऋणमुक्त होणे हा एकच उपाय शिल्लक राहतो अशा प्रकारे अगदी लहान होऊन दिनपणे राजा खालीमान घालून विचार करीत असल्याचे पाहून राणीला अतिव दुःख झाले अत्यंत अश्रुपूर्ण नेत्रानी आणि सदगदित शब्दांनी ती आपल्या पतीला स्पष्टपणे म्हणाली हे महाराज आपण व्यर्थ काळजी करू नका आपण जो विहित धर्म असेल त्याचेच सांप्रत आचरण करावे हे महाभाग्यवान आपण संसार भ्रष्ट झालो आहोत त्यामुळे आपली सांप्रतची स्थिती ही प्रेताप्रमाणेच आहे म्हणून त्याज्य आहोत हे पुरुष श्रेष्ठा स्वतःचे वचन सत्यस्थितीत उतरवणे हा सर्वात श्रेष्ठाचा धर्म आहे वचन पालनासारखा दुसरा धर्म नाही आपले वचन जर असत आजवर अनुसरलेले अग्निहोत्र ज्ञान आणि दान ही सर्व कर्मे निष्फल होतील धर्मशास्त्राप्रमाणे सुबुद्ध पुरुषासाठी स्वसंरक्षणास्तव हाच खरा धर्म सांगितला आहे असत्यामुळे आपण मूड होऊन आपला नाश होतो एवढा महापराक्रमी यायाती राजा त्याने शंभर अश्वमेध आणि राजसूय केले तो एकदाच असत्यवचन वदला, आणि म्हणून सत्वर स्वर्गभ्रष्ट होऊन खाली आला राणीचे धर्मत भाषण ऐकून राजा म्हणाला हे गजगामिनी हा पुत्र आपला वंश पुढे चालवी यावर श्रद्धा ठेवून हे महामती प्रिये तू योग्य वाटत असेल तेच सांप्रत निवेदन कर तू स्पष्टपणे इष्टतेस सांग तेव्हा राणी म्हणाली हे महाराजा पुत्रप्राप्तीसाठी स्त्रियांची आवश्यकता असते त्याप्रमाणे आपण पुत्रप्राप्ती झालेलीच आहे आता माझा काही उपयोग नाही तेव्हा आपण यावेळी माझी विक्री करून ब्राह्मणाची दक्षिणा देऊन टाका म्हणजे असत्य बदल्याचा दोष आपणावर येणार नाही आपल्या प्रिय पत्नीचे हे भाषण श्रवण करताच राजा दुःखावेग अनावर होऊन मूर्छित झाला पण थोड़्याच थोड़ा सावध सावधान शोकाने तो आक्रोश करू लग सदग अत्य कष्ट पत्नी कल्याण तुझे आता से बोलने कर सुंदरी मी पापी पुझाशी आज वाले प्रेमालासरू हर हर हे सुहा वजने प्रिय का विपरीत बोलने हे अयोग्य आहे भामी अशा प्रकारचे दारुण्य दुःखदायक शब्द तुझ्याने बोलवले तरी कसे राजा धैर्य न राहून तो पुन्हा राजा मुर्ची भूमीवर कोसळल्यामुळे राणेला अतिशय दुःख झाले राजाच्या निस्तेज बदनाकडे पाहून ती कोमलांगी करुणतेने म्हणाली अहो महाराज काय झाले हे कोणत्या दुष्ट संकल्पामुळे आपणावर हे भयानक संकट कोसळले आहे खरोखर फक्त राजेश्वर भोगण्याच्या योग्यतेचे अहो आजवर आपण कोठ्यावधी ब्राह्मणांना द्रव्यदान दिलेत असा हा दानशूर माझा प्राणसखा राजा आज भूमीवर कि हो पडला आहे अरे रे हे दुष्टदैवा या पृथ्वीपतीकडून असा कोणता घोर अपराध घडला होता की त्यासाठी तू या भूपेंद्राला महाभयंकर दुःखावस्तेत लोटून दिलेस अशा प्रकारे विलाप करणारा राणीला दुखाचा भार सहन न झाल्यामुळे ती स्वरूप सुंदरी कोमलांगी मूर्चीतहून भूमीवर पडली माता आणि पिता दोघेही मूर्चीत पडलेले अवलोकन करून त्या बालकाला अपार दुःख झाले क्षुधेने व्याकुळ होऊन तो म्हणाला ताज ताज मला खायला काहीतरी द्या हो हे माते मला सत्वर भोजन देना मला अत्यंत भूक लागली असून जी बही सुकून गेली आहे त्या पुत्राचा शोक पाहून आणि ती त्या तिघांची झालेली करुण अवस्था पाहून प्रत्यक्ष पशु पक्षांनाही अत्यंत घहीवरून आले अध्याय विसावा समाप्त